वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग एकोणऐंशी अगच्छांत अतिशय आश्चर्यकारक सांगणे ऐकून राम गौरवाने आणि विस्मयाने पुन्हा विचारू लागला भगवान तो विदर्भाचा श्वेत राजा जेथे घोर तप करीत होता ते वन पशुपक्षी विरहित कसे त्या शून्य मनुष्य नसलेल्या वनात तप करण्याकरता तो राजा कसा गेला हे यथा मी ऐकू इच्छितो रामाचे ते बोलणे ऐकून ते परम तेजस्वी ऋषी सांगू लागले पूर्वे रामा कृतयुगात मनु हा शासन चालवणारा प्रभू होता त्याचा इश्वाकू नावाच्या कुळाचे भूषण होणारा महान पुत्र होता जगात दुर्जय असलेल्या आपल्या त्या पहिल्या पुत्राला रा, राज्यावर बसून तो त्याला म्हणाला रा। पृथ्वीवरील राजवंशाचा तो उत्पत्ती करता हो रामा पुत्राने पित्याला बरे असे वचन दिले त्याने परम संतुष्ट होऊन मनुपुत्राला म्हणाला परम उदारा तुझार मी प्रसन्न आहे तू राजवंशी उत्पन्न करशील याची मला खात्री वाटते तू दंडाने प्रजेचे रक्षण कर पण कारण नसताना दंडाचा वापर करू नको अपराध ही मानवांच्या बाबतीत जो दंड केला जातो तो, तो विधीनुसार केलेला असतो त्याने राजा स्वर्गाला जातो म्हणून मुला तू प्रयत्नशील राहा तसा दंड वापरल्याने तू लोकात परमधर्मच आचरल्यासारखी होईल असा आपल्या पुत्राला पुष्कळ उपदेश करून मनु समाधीच्या योगाने आनंदाने स्वर्गाकडे सनातन ब्रह्मलोकाला गेला तो स्वर्गाला गेल्यानंतर अपरिमित प्रभावशाली ईश्वाकू आता पुत्र कसे निर्माण करावे याची चिंता करू लागला नाना प्रकारचे कर्मे करून त्या धर्मात्म्या मनुपुत्राने देवपुत्रासारखे शंभर पुत्र उत्पन्न केले त्यांच्यातील जो धाकटा होता तो मूळ शिकणारा आणि आपल्या वडील न करणारा होता त्या तेव्हा दंड अवश्य पडणार रामा त्याने त्याला विंध्या आणि शैवल या दोन पर्वतांच्या मधल्या प्रदेशाचे राज्य दिले तो देश महाभयंकर आहे हे त्याने पाहिलेच नाही त्या पर्वतांच्या रम्य दरडीवरच्या प्रदेशाचा तो दंड राजा झाला आणि त्याने तेथे अत्यंत उत्कृष्ट अप्रतिम असे नगर वसवले राजा त्या नगराचे त्याने मधुमंत असे नाव ठेवले आणि आपल्या पुरोहित म्हणून त्याने निष्ठावान व्रती साची निवड केली अशा रीतीने त्या राजाने पुरोहितांच्या सहाय्याने स्वर्गात देवेंद्राने करावे तसे हृष्टपृष्ट जनाने भरलेले राज्य केले राजा त्या पुत्राने राजा होऊन त्या महान महात्म्याने स्वर्गात इंद्राने करावे तसे उशेनसासह हो त्या काळी राज्य केले उत्तरखंडाचा एकोणऐंशीवा सर्ग समाप्त